श्रीधर स्वामीकृत श्री विजय, अध्याय एकोणचाळीसावा ही तर माझी मुले रणांगणावर लक्ष्मण मूर्तीत पडला हे कळताच रामाला चिंता वाटू लागली मग भरत व मारुती प्रचंड सैन्य घेऊन रणांगणावर निघाले रणांगणावर येताच त्यांना लव आणि खुश दिसले ते पाहताच भरत हळूस हनुमंताच्या कानात म्हणाला हनुमंता हे कुमार हबेहूब राखे दस सीते पुत्र अोहाड़े निमित्त कर सीतामाईला मनात नोड़ होते हे तुला है हनुमंता ही तसेत होते युद्धा सुरुआत भरता ने अद्भुत अस्त्र कुशा सोडली कुशाने अपली अस्त्र सोड़न तेज निवारण केरत घनघोर युद्ध जाए कुने सूर्यबाण भरता टाकला भरत मूर्चित पड़ा ते पाहून हनुमंत एक मोठा पर्वत घेऊन कुशावर धावून आला पण एक तीक्ष्ण बाण सोडून कुशाने मारुतीलाही खाली पाडले तिकडे अयोध्येत विभीषण आणि राम विचार करीत होते ती पराक्रमी मुले कोणाची बरे असतील तेवढ्यात रणांगणातून बातमी आली कुमारांनी भरताला रथहित करून मूर्छित केले रामाने रागाने हातातील यज्ञकंकणे सोडली रथारण हो राम स्वतः वेगाने युद्धभूमीवर आला <coughs> रामाला मदत करण्यासाठी नर वानर सैन्यांचे ओघ रणांगणावर धाव लागले तिघे बंधू रणांगणावर मूर्चीत पडलेले पाहून राम दुःखीत आला राम म्हणाले तिघाने धरणीला एकदा नमस्कार कर घातला नाही हे ना। धरणी माते तुझ्या कन्येचा आम्ही व्यर्थ खेळ केला म्हणून तर तुम्हाला हवे ते मागा रामाने त्या बालकानं पाहिले त्यांच्या प्राग पराक्रमाचे तो खूप कौतुक करीत होता त्यांची दृष्टी शत्रुसैन्य न्याहाळत होती राम लवकुशांना उद्देशून म्हणाले ऋषिकुमारानो मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे काय हवे ते मागा मी तुमची इच्छा पूर्ण करेन रामाचे हे बोलणे ऐकून कुश म्हणाला आम्हाला तुमच्याजवळ काहीच मागायचे नाही पण तुम्ही असे अस्वस्थ का राम म्हणाले बाळानो तुमचा वंश आई वडील गुरु कोण आहे ते मला सांगा तुम्ही तुमचे नाव गोत्र सांगितल्याशिवाय मी तुमच्याशी युद्ध करणार नाही ते ऐकून खालीसे हसू खुश म्हणाला हे रामा माझ्या मातेचे नाव जानकी तिच्या पोटी जन्मलेले आम्ही आवळेजावळे मुलगे आहोत वाल्मिकी ऋषी आमचे गुरु त्यांनीच आम्हाला सर्व विद्या शिकवल्या शास्त्री शिकवली रामायण गायला शिकवले सीता वाल्मिकींची कन्या तिचेच आम्ही पुत्र आहोत आईवर झालेल्या अन्यायाचा आम्ही सूड घेणार मातेचा कैवार घेऊन परशुरामाने जसा पराक्रम केला गरुडाने जसा सर्पांचा संवाद केला तसाच आज आम्ही पराक्रम करू तुम्ही सेतेचा त्याग केला त्यावेळी तुमचा विवेक आणि तुमची शक्ती नष्ट झाली असे समजा ते ऐकताच रामाला बाण मारण्याचे भानच राहिले नाही तेवढ्यात कुशाने रामाला मोहनास्त्राने मूर्छित केले राम रणभूमीवर मूर्छित पडताच सर्वत्र हाहाकार झाला विभीषण व मारुती पुन्हा खुशार जावले पण त्यांनाही कुशाने बाणाने मूर्तीत केले लव कुज दोघे रामाजवळ धावत आले रामचरणी दोघांनी आदरपूर्वक वंदन केले कुशाने रामाचा मुकुट भूषणे आपल्या अंगावर धारण केली लवाने लक्ष्मणाची भूषणे आपल्या अंगावर धारण केली अश्वमेधाचा गोडा रथाला झुंपून दोघे रथारूढ झाले लवाने वानरांच्या शेट्या हातात धरून त्यांची जुडी केली व तो त्यांना रस्त्याने सरपटत नेऊ लागला नळ नीळ सुग्रीव मारती यांची गत पण अचित करू त्यांनाही फरफटत नेण्यात येत होते जांबुवंत ता हनुमंताला म्हणू लागला चल आपण यांच्याशी युद्ध करू तेव्हा हनुमंत म्हणाला रघुनाथ मूर्छित झालाय अजून खूप मोठे कार्य पुढे आहे आपण असेच मेल्याचे सोंग घेऊ म्हणजे जानकी मातेचे दर्शन तरी होईल बाळानो धन्य धन्य रथ आश्रमात आला खुशाला पाहून जानकीला बाद झाला की रामच आहे तेवढ्यात लव ही आला दोघांनी मातेला साष्टांग नमस्कार घातला आणि आपला सर्व पराक्रम सांगितला मातेचा कंठ दाटून आला तिने त्यांना उठवून हृदयाशी धरले रामासह चारही बंधू रणांगणात मुर्चीत पडल्याचे ऐकून सीतेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली कुशलव म्हणाले आई राम लक्ष्मण नुसते मूर्चीत पडले आहेत ते लवकरच सावध तू दुःख करू नकोस आई जरा बाहेर चढ बघ आम्ही सगळे वानर पकडून झाडाला बांधून ठेवले आहेत ते भलत्या धुड्या मारतात बलवान वानरे पाहून तीतेला मुलांच्या सामर्थ्याचे आश्चर्य वाटले वानरांचा अपमान न करता सितेने मुलांना सांगितले मुलानो वानरांना बांधू नका त्यांना त्यांच्या ठिकाणी स्वस्त चित्ताने राहू द्या तेव्हा कुशलवाने सर्व वानरांना सोडून दिले सर्व वानर उड्यामारीत पुन्हा रणांगणावर आले रणांगणात येऊन पाहता तो राम सावध झालेला होता हनुमंताने पाहिलेला सर्व प्रकार रामाला सांगितला होता त्यावर राम काहीच न बोलता गप्प राहिले सर्वांचा गर्व नष्ट झाला होता वाल्मिकी कथा सांगतात तेवढ्यात पाताळातून यज्ञ पूर्ण करून वाल्मिकी ऋषी परत आले सीतेने त्यांना सर्व हकीकत सांगितले ते लगेच रणांगणात गेले कमंडळूतील पाणी शिंपडून त्यांनी रामाच्या सैन्यातील सर्व वीरांना जिवंत केले वाल्मिकिंनी रामाला अलिंगन दिले रामराया तू सर्वज्ञ आहे आता खोटाच अज्ञानपरा धारण करा अरे तू तर तुझ्या रूपांच्याच प्रकाशावर रागवतोस वाल्मिकीचे बोलण्यातून रामाचे हृदय भरून आले लक्ष्मी घरी आली प्रजेचे दैन्य दूर झाले त्याचवेळी आकाशवाणी झाली रामचंद्रा सीता पूर्णपणे पवित्र आहे लव खुश हे तुझेच पुत्र आहे त्यांचा तू स्वीकार कर त्यामुळे सर्वांना फार आनंद झाला वाल्मिकिंनी लव रामाच्या के स्वाधीन केले सीतेला पुन्हा रा... रामचरणांचे दर्शन झाले रामाचे दर्शन होतात सीतेच्या नेत्रातून आनंदाश्रूच्या धारा वाव लावल्या कुशलवाना रामाने जवळ घेतले त्या दोघांनी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्या चरणांना वंदन सा के। या केले सर्वजण मोठ्या आनंदात वाद्यांच्या घोषात पुन्हा अयोध्यानगरीत आले वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे रामाने सीतेसह यज्ञाची सांगता केली याप्रसंगी कुशलवानी रामायण गाऊन सभाजनांना मंत्रमुग्ध केले वाल्मिकिनी त्यांना रामायण गायन शिकवले होते लवकुशांच्या ते रामायणाचे गायन ऐकून सारे जण आनंदित झाले यज्ञ समाप्तीच्या वेळेस रामाने सर्व ऋषी देव वान यांचा मोठा सन्मान करून प्रेमाने निरोप दिला त्यानंतर अयोध्येत प्रभू रामचंद्र सीतेसह राज्य करू लागले रामराज्यात प्रजा सुखी झाली लक्ष्मी घरी आल्यामुळे प्रजेचे सारे सैन्य दूर झाले सारे दैन्य दूर झाले अध्याय एकोणचाळीस पूर्ण